सूर्यपुत्र लोकमान्य टिळक आगरकर वाद मुळात लोकमान्यांची आणि आगरकरांची ध्येय एकच असल्याने दोघे एकत्र आले आगरकर अतिशय म्हणजे जहाल सुधारक त्या उलट केसरीचे बाकीचे सभासत त्यामुळे केसरीसाठी लिहिताना आगरकरांची जराशी कुचंबणा होत असे तरीही सगळेजण उत्साहाने काम करत होते पण होळकरांच्या एका निरोपामुळे दोघेही अतिशय दुरावले घडलं ते असं हिंदूरचे महाराज श्रीमंत शिवाजी महाराज होळकर हे लोकहितासाठी मराठीच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या संस्थांना आणि व्यक्तींना सहाय्य करत असत इसवी सन अठराशे अठ्याऐंशी च्या त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांचे संपादक आणि सार्वजनिक कार्यकर्ते यांची दरबारी प्रथेनुसार शेला पागोटे देऊन सत्कार समारंभ घडवून आणला त्यात टिळक आगरकरांनाही आमंत्रण होतं त्या होता। दिवशी दोघे गेले नाहीत म्हणून दुसऱ्या दिवशी आपल्या ला पाठवून त्या दोघांना बंगल्यावर बोलावलं त्याप्रमाणे हे दोघे गेले महाराजांनी दोघांना शेला पागोटे देऊन सत्कार केला आणि सातशे रुपये दिले लोकमान्यांना ते पैसे दोघांच्यातच वाटून घेणे प्रशस्त वाटलं नाही म्हणून ते पैसे डेक्कन एज्युकेशनच्या सर्व सभासदांमध्ये वाटण्याची महाराजांची अनुमती मागितली महाराजांनी त्यास संमतीही दिली पण दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी आपला विचार बदलला आगरकरांना त्या रकमेपैकी 400 रुपये द्यावेत आणि बाकी 300 रुपये सर्व सभासदांमध्ये वाटून घ्यावेत असा निरोप पाठवला टिळक आगरकर वादाचं हे मूळ बीज ज्यातून कटुतेचा वृक्ष फोफावला हो जन्माचा दुरावा आला या सर्वाचा परिणाम म्हणजे सोसायटीच्या सर्व वादंग माजला आणि लोकमान्यांना सोसायटी सोडावी लागली हा निरोप गेल्याबरोबर लोकमान्यांनी एडीसी गुप्ते यांना पत्र लिहिलं आणि विचारलं की तुम्ही सातशे रुपये शैक्षणिक कार्यासाठी आणि सभासदांनी त्यासाठी केलेल्या त्यागासाठी दिले आहेत असे म्हटले होते म्हणून मी ते आमच्या सर्व सभासदांमध्ये वाटून घेतले त्यासाठी आता पुढे काय करावं ते आम्हाला कळवा त्या पत्राची दुसरी कॉपी त्यांनी आगरकरांना लिहिली आणि त्यांची त्यावर अनुमती मागितली त्यावर आगरकरांनी लोकमान्याना खरमरीत पत्र लिहिलं आणि त्यात आणखी ज्या घटना घडल्या होत्या त्यांचा त्यात उल्लेख केला ती घटना म्हणजे होळकर महाराजांच्या बंगल्यावर सकाळी जाऊन आल्यावर आगरकरांना कळलं की महाराजांकडून एक माणूस आला होता आणि पुण्यातल्या सर्व लेखकांची नावं त्यांनी मागितली विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या लेखकांची पुस्तकं वाटावीत असा महाराजांचा मानस होता मग आगरकरांनी गुप्त्यांना एक चिठ्ठी पाठवून स्वतःची वाक्यमिमां आणि विकार ही दोन पुस्तकं घ्याल का अशी विचारणा केली तुमच्या पाचशे प्रती घ्यायला महाराज उत्सुक आहेत असा गुप्तांचा निरोप आला तेव्हा आगरकरांनी त्या प्रती महाराजांकडे पाठवल्या त्या दोन्ही पुस्तकांचं बिल चारशे रुपये झालं होतं म्हणून महाराजांनी टिळकांना चारशे रुपये आगरकरांना द्यावेत असं कळवलं होतं हा व्यवहार लोकमान्यांना माहीत नसल्यामुळे लोकमान्यांनी सातशे रुपये सर्वांमध्ये वाटून घेण्याचं ठरवलं आणि महाराजांचा त्याबद्दल सल्ला मागितला आगरकर त्यामुळे खवळले आणि त्यांनी अत्यंत बोचरं पत्र लोकमान यांना लिहिलं त्यात तुम्हाला तुमच्या पुढे कोणी गेलेला आवडत नाही तुम्हीच महाराजांना चारशे रुपये वेगळे द्याची चिठ्ठी लिहायला हवी होती मला हे चारशे रुपये जन्मभर पुरणार नाहीत हे चांगलं माहीत आहे पण मी तुमच्यासारखा श्रीमंत नाही मला त्या पैशातून माझ्या आई वडिलांना काशी यात्रा घडवायची होती तुम्हाला उत्तम आरोग्य लाभलंय पण मला नाही मला पैसे मिळू नयेत अशीच तुमची इच्छा असलेली मला दिसते आहे अशा कडवट मजकुराचं पत्र लिहिलं आणि हे माझं तुम्हाला लिहिलेलं शेवटचं पत्र असेल हेही जाहीर करून पत्र संपवलं या भांडणातही ते त्यांचे तरुणपणीचे दिवस आणि त्याच्या आठवणी सुप्तपणे धडलेल्या होत्या या दोघांची शाळेत शिकवण्याची पद्धत अगदी वेगळी होती आगरकरांनी लिहिलं शाळेत सुद्धा तुम्ही वर्गावर वेळेवर जात नव्हतात लुकमान यांनी पुढच्या पत्रात उत्तर दिलं तुम्ही शिकवताना इकडच्या तिकडच्या भाकडकथा रंगून सांगत बसता माझा पाऊण तास काय आणि तुमचा एक तास काय शिकवणीच्या दृष्टीने दोन्ही सारखंच ही भांडणं आगरकरांच्या शेवटापर्यंत चालूच राहिली आगरकरांनी मतभेदांमुळे शाळा सोडली आणि एक वर्षानंतर आपला स्वतःचा सुधारक चालू केला सडेतोड लेखनासाठी सुधारक प्रसिद्ध झाला लोकमान्यांनीही डेक्कन एज्युकेशन सोसायटी मतभेदांमुळे पुढे सोडली पैशाच्या दृष्टीने धोरण ठरवण्याच्या दृष्टीने अठराशे मध्ये केसरी आणि मराठाची मालकी लोकमान्यांकडे आली आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्याकडेच राहिली